पुस्तक हसत जगाव, लेखक दादरान अळोंखे वाचक विद्या पाटील प्रकरण तेहतीसावे चैतन्याचा सागर आई भारतीय संस्कृतीत जे जे पवित्र आहे त्यामध्ये अतिशय उच्च दर्जाची गोष्ट म्हणजे आई जिला आपण आत्म्यापेक्षा व ईश्वरापेक्षा उच्च दर्जाचे स्थान दिले आहे जन्माला आलेल्या मुलाला पहिला स्पर्श समजतो तो म्हणजे आईचाच अशा स्पर्शातून उमरलेले मुलाचे आणि आईचे नाते नाजूक भावनिक हृदयातल्या रुध्यात हृदयातील असते नुकते जन्माला आलेले मूल आईच्या चाहुलीवरून येण्याचा अंदाज घेते आणि दूरवर लढणारे मूल आपलेच आहे हे त्याच्या आवाजावरून ओळखणारी आई वात्सल्याचा धरा असते माणसाला माणूस म्हणून गडविण्यामध्ये त्याच्यामध्ये संस्काराचे बीज रोवण्यामध्ये आईचा हातभार असतो जगामध्ये सर्व गोष्टी विकत मिळू शकते पण आई आणि तिने लावलेला लढा दिलेले प्रेम कधीच विकत मिळणार नाही श्यामवर अतिशय प्रेम करणारी श्यामशाई संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे बालपणी शाम एकदा परड्यात हो फुले आणण्यासाठी गेला होता तिथे फुले तोडताना त्याच्या पायाला घाण लागली तो घरात आला त्याने आपले पाय आईच्या पदराने पुसले किती साधा हा प्रसंग पण या साध्या प्रसंगातही आईने फार मोठी शिकवण श्यामला दिली ती म्हणाली श्याम ज्याप्रमाणे तू पायाला घाण लागली म्हणून काळजी घेतोस तशी मनाला लागलेल्या घाणीची काळजी घे असे कितीतरी संस्कार देणारी श्यामची आई कधी कठोर तर कधी मेनाहून मऊ होत असे अशा आईचा मृत्यू श्यामच्या जीवनाला खूप मोठा धक्का देणारा होता अशा आईच्या प्रेमाबद्दल लक्ष्मीबाई पटवर्धन म्हणतात माझ्या माऊलीचे घर जसे देवाचे मंदिर निर्मलता प्रसन्नता सुख शांतीचे आगर सुख शांतीच्या फुलांना तिथे अक्षय बहर माऊलीच्या ग प्रेमाचा सदा झरतो निर्झर बाळ कितीही ग्रुप असो घनडे असो ते त्याच्या आईला प्रिय असते वेडे असो अथवा अपंग असो तिची माया कधीही कमी होत नाही बाळ आजारी आहे घरात अठराविश दारिद्र्य अशा अवस्थेत ती जीवाची राण करून मुलाला बरे करण्याचा प्रयत्न करते। सर्व मुलींना पोटबर झीव घालून पोटात अन्नाचा कण नसतानाही समाधानान जोपणारी आई ईश्वराच्याही पलीकड़ गिलिती असत घटी बाळांना चारावर विण्यासाठी दिवस दिवस अन्नाच्या शोधासाठी धडपडणारी पाखरे गोठ्यातील वासरांना पाजण्यासाठी धडपडणारी गाय आणि रस्डको मेल म्हणून दूध न देणारी म्हैस ही सर्व रुप आईच्या वात्सल्यतेचीच आहत्त अशा आईच्या वाचल्याबद्दल कवी यशवंत म्हणतात आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे माहेर मंगलांचे अद्वैत तापसांचे गांभीर्य सागराचे औदार्य या धरेचे नेत्रात तेज त्या शांत चंद्रिकेचे वासल्य गाड पोटी त्या मेघ या गुणांचे आई तुझ्यात साचे अशा आईला दुःख देण्याचा शेवट कधीच गोड होणार नाही एका महाविद्यालयामध्ये एक महाविद्वान प्राध्यापक होते ज्यांच्या आईने घरातील अठरा विश्वदारिद्र्यात त्याला तळ हाताच्या फुडासारखा सांभाळला या विद्वानाचे लग्न झाले घरात नट रंगानी बायको आली आपली सासू अशिक्षित गावंडळ आहे मिश्री गाजते म्हणून ती सासूबरोबर भांडू लागली थोड्याच दिवसात या भांडाला वैतागून या विद्वानाने आपल्या आईला हॉस्टेलवर ठेवले आणि तो रोज सकाळ संध्याकाळ आईला डबा घेऊन येऊ लागला काही दिवसांनी हा विद्वान एका आजाराने मरण पावला दोन दिवस त्याच्या आईला कोणी सांगितले नाही तिसऱ्या दिवशी आपला मुलगा आपल्याला का भेटत नाही म्हणून ती कॉलेजवर भेटायला गेली कुणीतरी वाटेतच तिच्या मुलाच्या निधनाची बातमी सांगितली तिने हंबडा फोडला आणि काही समजण्याच्या आत कॉलेजच्या गेटवर प्राण सोडला आपल्या मुलाने आपल्याला हॉसळवर ठेवले याचा किंचितही मनात राग न धरता मुलावर प्रेम करणाऱ्या आईची कारुण्य आपल्याला वेगळेच काही ठेऊन जाते अशा आईला निवृत्त करून आम्ही तिच्या जागी मम्मी म्हणजे थोड्याफार फरकाने ममी आणली ममी याचा इंग्रजीमध्ये मड असा अर्थ होतो म्हणजेच आईचे आम्ही अक्षरशः मड करून टाकले, जी ममी आज मुलाला रागविण्यात घाबरते आहे त्याची फाजी लाड करून त्याला स्वार्थी निबेडबडत आहे चुकीच्या मार्गाने त्याला मार्गदर्शन करून स्वतःस त्यालाही दुःखाच्या खाईत लोटत आहे अशी ममी खरी आई होऊ शकत नाही कारण मम्मी हा मुळात शब्दच उटातून येतो आणि आई हा शब्द पोटातून येतो जोड शब्द उठातून येतो तेथे ते कधीच प्रेम नसते जो पुटातून येतो तेथे ते खऱ्या अर्थाने हृदयातील प्रेम असते म्हणून प्रत्येक घरात पुन्हा एकदा आई येणे गरजेचे आहे तरच समाजातील अराजकता कमी होईल आचार्य प्रल्हाद किशोरे म्हणतात आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही अशी आई घरात असताना नवरा मुलगा मुलगी समाज या सर्वांच्याकडून प्रचंड सहन करत जीवन जगावे लागते रडत कुडत जीवन जगणाऱ्या आईबद्दल स्त्रीबद्दल कवयित्री विजया जहागीरदार म्हणतात ज्या घरातून बाईचं रडणं ऐकू येत नाही ते घर एकतर विधवेचं असतं आणि तिच्या मुलांचे हात अजून तरी लहान असतात असे सर्व सहन करून सर्वांना प्रकाश दाखविणाऱ्या प्रेमाने पाठीवर हात फिरवून उपदेश करणाऱ्या आईबद्दल फमू म्हणतात आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही